स्कंद पाचवा अध्याय पंचवीसावा धूम्र लोचनाचा वध धूम्र लोचनाचे भाषण ऐकून काली म्हणाली अरे नीचा असे कामूकाप्रमाणे तू भाषण का करतोस तू मनात व्यर्थ अभिलाषा धरली आहेस तुला सैन्य देऊन त्या दुष्टाने इकडे पाठवले आहे म्हणून तू आता युद्धास सज्ज हो आता तुमचा सर्वांचा वध करूनच ही देवी स्वस्थानी जाईल कुणीकडे तो शु, मूर्ख शुंभ आणि कुणीकडे ही विश्व मोहिनी देवी या दोघांचा विवाह अशक्य अथवा हो सिंह कामविभल झाल्यास कोल्हा गर्ध अथवा शुकराशी संयोग करणार नाहीत म्हणून शुंभाला सांग की तू युद्ध कर किंवा पाताळात निघून जा देवीचे हे भाषण ऐकताच धूम्र नेत्र रागाने लाल झाले तो म्हणाला हे दुर्मुखी तुझा आणि सिंहाचा वध करून मी सत्वर राजा कडे नेन मग रसभंग होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे हे काली हे कालप्रिये असे नसते तर मी आता कालिका म्हणाली हे मंद वृथा गर्व करणे हे धनुर्धरांचे लक्षण नव्हे तू समर्थ असण सोड तिचे हे भाषण ऐकताच त्या दैत्याने धनुष्याला तीक्ष्ण बाण जोडले त्याने कालिकेवर बाणांची वृष्टी केली ते युद्ध सर्वदेव विमानात बसून पाहत होते आणि देवीचा जयजयकार करीत होते बाण खडग गदा शक्ती मुसल वगैरे आयुधानी त्यांचे तुमुल युद्ध झाले कालिकेने प्रथम दैत्यांचे गर्द बाणांनी मारले त्यांचे रथ मोडले तेव्हा रागाने अंतर्बाह्य जळणारा धुम्रलोचन दुसऱ्या रथात आरुढ होऊन कालिकेवर बाणांचा वर्षाव करू लागला तिने त्याचे बाण सत्वर तोडून टाकले आणि तीक्ष्ण बाजारो रक्षक ठार केले त्याचे रथ आणि तोडून टाकले तिने देवाना म्हणून शंखाचा ध्वनी केला त्यामुळे धुम्रलोचनाने लोहाचा प्रचंड परीघ हातात घेतला तो तिच्या जवळ आला तो क्रूरकर्मा तिची निर्भत्सना करू लागला हे क्रूप स्त्री हे, हे पिंगल मी आता तुझा वधच करतो असे म्हणून तो कालिकेवर प्रहार करणार इतक्यात अंबिकेने सहज हुंकार करून त्याचे पाहताच सर्व दानव सैन्य भयभीत होऊन पळू लागले देवानी आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी केली सर्वत्र प्राणी आणि दानव यांच्या प्रेतांचा खच पडला होता ती रणभूमी भयानक दिसत होती म्हणून अंबिकेने ते रणस्थान सोडले आणि दुसऱ्या स्थानी जाऊन तिने शंखाचा ध्वनी केला तो नाद शुंभाने श्रवण केला जखमी झालेले आणि पराभूत झालेले दानव सैन्य त्याने पाहिले त्या तुमचा पराभव कसा झाला त्या सुंदरीला तुम्ही का आणले नाही हा भीतीदायक शंखनाद कोण करीत आहे दैत्य उत्तरले हे महाराज धूम्रलोचनाचा वध झाला राक्षस सैन्याचा नाश झाला सर्वांचा संहार केला हा शंखनाद अंबिकेचा आहे आपण आपल्या विचारी मंत्र्यांसह काय ते ठरवावे ती जगदंबा एकटीच आपल्या सैन्याविरुद्ध रणात उभी आहे ती निर्भय आणि बलिष्ठ आहे म्हणून आता आपणच तह हो युद्ध व अन्य काय ते ठरवावे हे शत्रुनाशक तिच्या जवळ सैन्य नसले तरी सर्व देव प्रसंग पडल्यास तिच्या रक्षण धावून येतील विष्णू शंकर हेही तिच्या जवळ आहेत हे आम्हाला समजले आहे सर्व लोकपाल सांप्रत आकाशात स्थित असून तिचा जय करीत आहेत सर्व गंधर्व यक्ष किन्न हे तिला सहाय्य करतील पण वस्तुतः त्या अंबिकेला सहाय्याची अपेक्षा दिसत नाही ती एकती सर्वांच्या नाशास समर्थ आहे हे राजा अनुयायांनी सत्य हितावह हो आणि करावे हे जाणून आम्ही सर्व काही निवेदन केले आता आपणच निर्णय घ्यावा हे ऐकल्यावर शुंभाने एकांतात आपल्या धाकट्या भावाची भेट घेतली तो म्हणाला हे भ्रात्या धूम्र वध होऊन राक्षस सेन्याचा नाश झाला आहे विजयोन्मत होऊन अंबिका शंखाचा ध्वनी करीत आहे कालाची गती अनाकलनीय त्यावरून तिचा भोग घेणे करावे आता आपण येथून पळून जाणे योग्य होईल का हा तू जरी धाकटा भो असलास तरी या आणीबाणीच्या प्रसंगी योग्य तो सल्ला दे निशुंभ म्हणाला हे निष्पा आता पळून जाणे योग्य नाही आता तिच्याशी युद्धच करावे मी आता सत्वर रणात जाऊन तिचा वध करून येतो दुर्दैवाने जर मी मृत्यू पावलो तर तू योग्य काय तो विचार कर शुंभ मनाला, तू न जाता आता आपण चंडमुंडांना सैन्य देऊन तिकडे पाठवू सशाची शिकार करायला हत्ती कशाला हवा ते दोघेही तिचा वध करतील हे चंडमुंड हो तुम्ही आता त्या निर्लज्ज स्त्रीचा वध करण्यास सैन्यासह जा त्या कालिकेचा रणात वध करून तुम्ही अंबीकेला पकडून आणा ती गर्वोन्मत्ता मत्तांबा, येण्यास तयार नसे, तर तीक्ष्ण बाणाने तुम्ही तिचा युद्धात वध करा अध्याय पंचवीसावा समाप्त